आजच्या या एपिसोड मध्ये आपण सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आणि एक फार सुंदर कार्यक्रम जे आपण मागच्या काही दिवसात बघितला शिवजयंती आणि शिवजयंती निमित्ताने डॉक्टर साहेब जे आहेत आपले राऊत सर त्यांना फार सुंदर अवॉर्ड मिळालेले शिवनेरी भूषण म्हणून असंच त्यांच्याशी आपण भेटतो आज रेडिओ मार्फत तर आपण सर्वांतर्फे डॉक्टर सदानंद राऊत सरांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या मुलाखती नमस्कार मी डॉक्टर सदानंद राऊत मागील शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारी रोजी आमचा शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याच्याबद्दल आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मान्य उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुलजी बेनके संभाजीराजे भोसले आणि आता अनेक मान्यवर शिवनेरी किल्ल्यावर आणि शिवजन्मभूमीच्या ठिकाणी आमचा सत्कार झाला हे आमचं खरंतर सद्भाग्यच आहे शिवनेरी भूषण पुरस्कार सुरू झाल्यापासून प्रथमच शिवनेरी किल्ल्यावर हा पुरस्कार वितरित करण्यात आला त्याबद्दल मी तालुक्यातील सर्व जे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या वतीनं हा खरं पुरस्कार स्वीकारला कारण आम्ही सर्पदंशाच्या बाबतीत जे काम केलेलं त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मान्यता मिळालेली आहे अतिशय शून्यातून सुरू केलेलं आहे काम आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त सर्पदंशाचे रुग्ण वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आणि त्या सर्वामध्ये हे जे सर्वा सर्व सर्पदंशाचे सगळे रुग्ण असतात हे अतिशय गरीब असतात शेतमजूर असतात आदिवासी कुटुंबातील असतात आणि जर त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही तर त्यांना एक पुण्याला किंवा मुंबईला जाताना मृत्यू पत्करण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि ह्या सर्व सुविधा शहरात गेल्यानंतर अतिशय खर्चित पण आहेत त्यामुळं स्थानिक पातळीवर तातडीचे उपचार केल्यामुळं अनेक रुग्णांचे जीव वाचले याच्याबद्दल मी आमचे आईवडील किंवा आमच्या हॉस्पिटलचा सर्व स्टाफ माझे सर्व प्राथमिक शाळेपासून ते पद्युत्तर शिक्षणापर्यंत सर्व शिक्षक डॉक्टर मिसेस जाल मेहता आणि डॉक्टर मेहरू मेहता त्याच्यानंतर माझे सहकारी डॉक्टर्स जे मला वेळोवेळी सहकारतात क करतात ते लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ ज्या विशेषतः रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ज्यांनी आमच्यावर पूर्ण अतिशय रुग्ण मरणासन्न अवस्थेत असताना विश्वास ठेवला त्या सर्वांचा आम्ही अतिशय ऋणे आहोत आणि त्यांच्यामुळंच हा सन्मान आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि हे जे हा जो आमचा प्रकल्प आहे शून्य मृत्यूदर प्रकल्प सर्पजून शून्य मृत्यूदर प्रकल्प हा आपल्याला आता महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात घेऊन जायचं आहे त्यामुळं आपला हा पॅटर्न सगळीकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या सहकार्याची जा अपेक्षा आहे खूप खूप खुँ धन्यवाद डॉक्टर साहेब फरसुंदर तुम्ही ते सर्पदंशाचा जे विचार सांगितले आहे आणि आता भारतामध्ये पूर्ण नेण्याचे हे पॅटर्न आहे आणि हे सुरुवात कुठून झालं कसं तुम्हाला असं वाटलं की हे काम आपण करू शकतो आणि आजपर्यंत पाच हजारापेक्षा अधिक लोकांना तुम्ही वाचवलेत तर निश्चित काय स्पेशलिटी असेल तुमची ते स्पेशलिटी काय ते सांगा आणि कुठून सुरुवात झाली पूर्वी सर्पदंशाच्या रुग्णाला आपल्या परिसरात उपचार होत नव्हते शासकीय रुग्णालयात या सुविधा नव्हत्या आणि पुण्या मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नसेच अशीच एक दिवस आमच्याकडे एक लहान मुलगी आठ वर्षाची तिला मांजरवाडी इथे सर्पदंश झाला होता आणि वीस मिनिटात ती आमच्या हॉस्पिटलमध्ये आणली परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच ती मृत्यू पावलेली होती आणि तेव्हापासून आम्ही ठरवलं की जर आपल्या शिक्षणाचा खरा उपयोग झा व्हायचा असेल तर या सर्पदंश झालेल्या रुग्णांसाठी सुविधा आहेत त्या आपण इथं उपलब्ध केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी मग आम्ही इथं त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतात विशेषतः कृत्रिम श्वास यंत्रणा म्हणजे व्हेंटिलेटर लागतो जो आपण कोविडच्या काळात आता बघतो की व्हेंटिलेटर नसल्यामुळे अनेक रुग्ण आता कोविडच्या काळात मृत्युमुखी पडलेले आहेत परंतु ह्या व्हेंटिलेटरची सुविधा आम्ही नारायण मध्ये एकोणीसशे सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत हे सगळे रुग्ण केवळ हे ज्या विभागाच्या सगळ्या सुविधा आहेत त्या उपलब्ध असल्यामुळे हे रुग्ण वाचवण्यात यश आलेले तर याच्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे कसं तुम्हाला समजतं की कोणकोणते हे आहे साप वगैरे बरेच लोक असं म्हणतात की काही सापामध्ये विषार असतो सापामध्ये विष असतो जवळजवळ जगामध्ये जवळजवळ सापांच्या साडेतीन जाती आहेत आणि त्याच्यापैकी सहाशे जाती भारतात आहेत परंतु दोनशे ते अडीचशे साप सप हे विषारी किंवा बिनविषारी या कॅटेगरीत मोडतात परंतु मुख्यत्वे जे विषारी साप आहेत ते चार प्रकारचे साप आहेत त्याच्यामध्ये नाग आणि मन्यार हे आहेत आणि घोणस आणि फुरसे हे चार प्रकारचे जे साप आहेत ते विषारी आहेत बाकीचे जे साप आहेत ते निमविषारी किंवा आपण त्यांना बिनविषारी असं म्हणतो जवळजवळ सत्तर टक्के साप हे बिनविषारी आहेत त्यामुळे जर तो साप चावला तर पूर्वी लोक त्यांना मंदिरात न्हायचे किंवा मांत्रिकाकडे न्हायचे आणि मग ते, ते बरा झाल्याचं क्रेडिट मांत्रिकाला किंवा देवांना आपण लोक द्यायचे परंतु जर विषारी साप चावला तर त्याला मात्र तातडीच्या उपचारांची गरज असते नाग आणि मन्यार जे आहेत आपल्या मज्जा संस्थेवर म्हणजे मेंदूवर त्यांच्या विषयाचा दुष्परिणाम होतो आणि अशावेळी रुग्ण काही सेकंदापासून मिनिटात किंवा काही तासात मृत्युमुखी पडू शकतो त्यामुळे नाक चावल्यास तातडीनं त्याला उपचार करणं फार महत्वाचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्वरित नेणं त्याला खूप गरजेचं आहे घोनस आणि फुरस यांचा रक्ता संस्थेवर परिणाम होतो हे जे साप आहे ते, ते रक्त गोठण्याची प्रक्रिया यांच्यामध्ये खूप लांबते जर आपल्याला ब्लेडनी कापलं किंवा आपल्या पायाला ठेस लागली तर रक्त आपलं तीन ते चार मिनिटात गोठत किंवा गुळमत आपण त्याला रक्त असतो <laughs> परंतु जर रक्त एक ते दोन तास गोठत नाही <laughs> त्यामुळं त्या रुग्णाला त्या चावलेल्या ठिकाणी होतात त्याच्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या होतात त्याच्या डोळ्यातून रक्तस्राव होतो त्याच्या लघवी वाटे रक्त जातं संडास मध्ये रक्त जातं त्याचा रक्तदाब कमी होतो त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते आणि जे चावलेलं ठिकाणे तिथं खूप तो पाय जो आहे तो पूर्ण सडतो तिथं जखम होते मोठी खोल कधी कधी हात किंवा पाय काढून टाकायला लागतो आणि पाच ते सहा दिवसानंतर या रुग्णाची लघवीचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि दोन्ही किडण्या निकामी होतात अशा रुग्णांना मग डायलिसिसची पण गरज लागते अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांना प्लेटलेट ट्रान्सफ्युजन द्यायला लागतं किंवा रक्तपुरवठा सुद्धा करायला लागतो तर हे जे नाग आणि मन्यार आहेत हे मज्जा दुष्परिणाम करणारे साप आहेत हे अति तीव्रतेने यांच्यावर उपचार होण्याची गरज असते आणि घोणस जो आहे तो सगळ्यात जास्त विषारी साप आहे त्याच्यावर उपचार करणं हे खूप गुंतागुंतीचं आणि खूप अवघड आहे कई महिने काही वर्ष या रुग्णालयावर उपचार करायला लागतात आणि ते खर्चिक पण खूप असतात डॉक्टर साहेब तुम्ही फार सुंदर माहिती दिला मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि नंतर परत डॉक्टर साहेबांची हॉबीज काय ते आपण जाणून घेऊया आपण ऐकत आहेत रेडिओ शिवनेरी नाईन्टी पॉईंट आवाज तुमचा आमचा दि है शिव अनंत है जीवन मधुबन शिव बसंत है मधुबन का स्वयं शृंगार करता।, करता हर कधी हर बोल प्यार करता, हर कली हर फूल से वो प्यार करता शिव अनादि है शिव अनंत है जीवन मधुवन शिव वसंत है हम सूर्य की किरणे ज्ञान उजाला शिव से पाना है सत्यम यहां वहां हम कितना ही भटके शिव ही अंतत सब का ठिकाना है सत्यम शिवन समुद्र सरिताएं मधुर मिलन के स्वप्न सजाएं शिव सहज समर्पण स्वीकार करता प्यार करता। शिव प्या शिव अनादि है शिव अनंत है जीवन मधुब शिव वसंत अमर शिव पिता अजन्मा है निराकार है सत्य सनातन है सत्यम शिव हृदय लगाकर प्रेम लुटाता है भगवन ऐसा अलख निरंजन है सत्यम शिव शिव विराट है हम बिंदु मात्र है शिव महादारी हम योग्य पात्र पान मांगे ही अनुग्रह वो उदार करता का स्वयं करता हर, हर से वो प्यार करता हर कनिहर देव प्य करता शिवनागि हा शिव आनंद हधुब ह शिवनागि अनाद है शिवानंद आनंद है मधुब मधुब शिवसंत है आमचा मित्रांनो आता आपण डॉक्टर सदानंद राऊत यांचे विशेष शिवनेरी भूषण याबद्दल आपण माहिती घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी सापाचे काही प्रकार आपल्याला सांगितले आणि मुख्य चार प्रकारचे साप जे असतात ते जाहीरिले असतात परंतु बाकीचे सगळे बिनजहेरी असतात परंतु आपल्या जीवनामध्ये आपण कुठेहीतरी असे सिच्युएशनमध्ये येतो जिथं आपण सापांना ओळखत नाही तर असे सिच्युएशनमध्ये मुख्यतः डॉक्टर साहेबांनी ते आपल्याला क्लिअर सांगितले की कशा प्रकारचे साप असतात त्याच्याबद्दल आणि एक डॉक्टरसाहेबांची नवीनता म्हणजे ही जे पॅटर्न आहे साबांश काम करण्याचे हे पॅटर्न जे आहे ते आता जागतिक पत्रावरती जाणार आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर त्याच्याबद्दल डॉक्टर साहेबांकडून आपण माहिती घेऊया स्वागत आपल्या परिसरात धरणं झाल्यामुळं सर्पदंशाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो वेगळ्या प्रकारची भाजीपाला घेतो आणि वर्षभर वर्शे शेतात काम करतो आणि गाव सोडून शेतात काम असतं म्हणून लोकं शेतात घर बांधून शेतात राहायला गेलेले आहेत साहजिकच सर्पांचं प्रमाण पण वाढलं आणि त्याचं माणसाबरोबर होणारं इंटरॅक्शन पण वाढलं म्हणजे माणसांचा आणि सापांचा संबंध खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे साप चावण्याचं प्रमाण सुद्धा आपल्या परिसरात खूप वाढलेलं आहे दरवर्षी जवळजवळ आपल्या परिसरात तीनशे ते साडेतीनशे लोकांना सर्पदंश होतो आणि विषारी सर्पद विशेषतः बोनसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे सगळं पाहता इथली गरज बघून आम्ही ज्यावेळी रुग्ण वाचायला लागले त्या त्यावेळी आम्ही नवीन नवीन त्यात काही शोध घेता येतील काही प्रयत्न करता का रुग्ण वाचवण्यासाठी यासाठी प्रयत्न करू लागलो आणि त्या प्रकल्पाला खूप चांगलं यश मिळालं मग आता आम्हाला असं वाटायला लागलं की सर्पदंश होऊन माणूस त्याला उपचाराची गरज लागते मग सर्पदंश होऊच नये म्हणून काय काळजी घ्यायची तर मग सर्पदंशाचं प्रमाण आपल्याला करता येईल आणि उपचारासंदर्भात सुद्धा डॉक्टरांना याच्यात वैद्यकीय शिक्षणात काही ज्ञान दिलं जात नाही म्हणून डॉक्टरांना सुद्धा जर प्रतिक्षण दिलं प्रशिक्षण दिलं तर त्याचाही फायदा रुग्णांना होईल म्हणून आम्ही एक त्रिसूत्री घेतली की सर्पदंश झाल्यानंतर स्थानिक पातळीवर तातडीनं उपचार उपलब्ध करून देणं दुसरी व्यापक प्रमाणात जनजागृती करणं त्याच्यामध्ये मग आम्ही रुग्णांमध्ये अंधश्रद्धा कमी करणं नातेवाईकांमध्ये कि मंदिरात जाऊ नका मांत्रिकाकडे जाऊ नका सर्पोतवून झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रथमोपचार काय करायचे अनेकदा आपण अगोरी काहीतरी उपचार करत असतो ते करू नयेत आणि रुग्णाला तातडीनं रुग्णालयात कसं शिफ्ट करायचं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे सरपोतवून झाल्यानंतर रुग्णाला सुरक्षितपणे हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्समध्ये किंवा मोटरसायकलवर कसं न्यायचं हे सुद्धा माहिती पाहिजे आणि हे केल्यानंतर जन्य। ज व्यापक प्रमाणात जनजागृती केली आणि तिसरं म्हणजे पूर्ण भारतामध्ये जाऊन वेगवेगळ्या राज्यात जाऊन डॉक्टरांना प्रशिक्षण सुरू केलं त्याच्यामुळे एकूणच त्याचा फायदा असा झाला त्रिसुर्थीचा की शून्य सर्पदंश प्रकल्प हा हळूहळू असा आकाराला येत गेला आणि त्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली आहे नुकतीच माझी जागतिक आरोग्य संघटनेनं त्याचे जे तज्ज्ञ असतात सर्पदंश कमिटीचे त्यांच्यामध्ये नेमणूक केलेली आहे आणि त्याचा फायदा आता आमच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण भारतालाच नाही तर पूर्ण जगाला होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जे काही जागतिक आरोग्य संघटनेला टेक्निकल सपोर्ट आहे तांत्रिक सहकार्य किंवा प्रकल्प बनवणं किंवा सर्वपथंश होण्यासाठीचं जे प्रमाण आहे जगात अनेक ठिकाणी ते कसं कमी करायचं याविषयीचं जे साहित्य आहे ते तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे किंवा कॉन्फरन्स घेण्यासाठी अशा प्रकारे आमचं मदत आता डब्ल्यू होणार आहे फारच सुंदर आहे डॉक्टर साहेब आम्हाला फारच आनंद वाटतो आहे की आपल्या इकडचं नारायण गावकर खास जागतिक विशेष याच्यावरती आपल्याला आपले अनुभव सांगता येईल असं एक मंच तयार होतं आहे आणि निश्चित आपण सर्वांना आवडतोय त्या गोष्टी आणि आपल्याला अभिमानी आहे डॉक्टर सदानंद राऊत यांच्या तर मित्रांनो आता मी जसं ब्रेकच्या अगोदर सांगितलेलं की त्यांच्या हॉबीज काय ते जाणून घेऊया कारण ते, ते असं बिझी असतात चोवीस तास परंतु व्यक्ती असलं का त्याचे हॉबीज असतात त्याच्या वे काही वेगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचे हॉबीजबद्दल सांगा <laughs> पूर्वी मला मी शिक्षण घेत असताना वाचनाची खूप आवड होती अनेक प्रकारचे जे साहित्यिक का वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत त्या भरपूर वाचवायचा आणि खेळण्या खेळण्याची पण क्रिकेट खेळण्याची सायकलिंगची आवड होती mm -hmm. परंतु आता वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यापासून या गोष्टींकडं वेळ देता येत नाही परंतु सोशल सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं विविध लोकांना जाऊन भेटणं किंवा गावागावी जाऊन गाव कॅम्प कॅम्प आरोजित आयोजित करणं वैद्यकीय मोफत वैद्यकीय शिबिरं आयोजित करणं आणि लोकांशी संवाद साधणं याची मला जास्त आवड आहे जास्त लोकांशी सतत संवाद साधावा माझी आवड आहे डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता एक विचार म्हणजे आपल्या परिवाराबद्दल सांगा कोणकोण आहे फॅमिलीमध्ये मी माझ्या परिवारामध्ये आई वडील असतात आम्ही त्यांच्याबरोबरच राहतो ते शहाऐंशी ऐंशी वर्षाच्या पुढचे आहेत आणि माझी पत्नी ज्या आम्ही डॉक्टर सव पल्लवी राहूत ही सातत्याने माझ्या बरोबर असते आणि ज्या ज्यावेळी मी सामाजिक कामासाठी बाहेर असतो त्यावेळी पूर्ण हॉस्पिटलची आणि कुटुंबाची जबा जबाबदारी ती सांभाळत असते माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे आता नुकताच डॉक्टर संदेश राऊत एम बी आहे आणि <laughs> <laughs> तो आता प्रत्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेसाठी प्रयत्न करत आहे चला मित्रांनो आपण डॉक्टर सदानंद राऊत यांच्या पूर्ण जे कार्य आहे त्याच्याबद्दल माहिती करून घेतला शून्य सर्पदांशी हे प्रकल्प जे आहे आता जागतिक पातळीवर काम करणार आहे आणि त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांनी आता कॉन्फरन्स आणि त्यांचे जे अनुभव आहे ते जागतिक संस्था जी आहे व डब्ल्यू एच ओ त्यांना देणार आहे तर हे एक फार सुंदर एक नवीनता आपण म्हणू शकतो ते आपण याच्यात पाहतो आहे तर जाता जाता एक छोटासा मेसेज डॉक्टर साहेब तुम्ही काय देणार सर्व रेडिओ ऐकणारे लोकांना <laughs> सर्वांना प्रथमतः धन्यवाद आत्तापर्यंत आम्ही केलेल्या कामाचं भरभरून आपण वेळोवेळी कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे परंतु भर भविष्यात आपल्या परिसरात सर्पदंश होणार नाही आणि सर्पदंश झाल्यानंतर आपण जर तातडीने उपचार घेतले तर रुग्ण निश्चितपणे वाचू शकतो हे आपण जगाला दाखवून दिलेलं आहे त्यामुळं हा प्रकल्प असाच सातत्यानं सुरू राहण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि सर्पदंश होणार नाही यासाठीच शेतात काम करत असताना काळजी घ्या हीच विनंती धन्यवाद खूप खूप धन्यवाद सदानंद ग्रामस्थ आणि मित्रांनो आज आपण विशेष माहिती घेतलं आहे आणि मला वाटतं की आपण यासाठी डॉक्टरसाहेबांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांनी जे आपल्याला विचार दिले ते विचारावर अवलंबून आपण आपले जीवन स्वतः वाचवायचं आहे शेतकऱ्यांना खास त्यांनी सांगितलं की शेतीत काम करताना थोडासा सावध राहा तर मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया आत्ता आपण ऐकत आहेत रेडिओ शेनेरी नाईन्टी पॉईंट आवाज तुमचा आमचा